पुस्तक अफजल खानाचा वध अथवा श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम लेखक विनायक लक्ष्मण भावे वाचक विद्या पाटील प्रस्तावना शके अठराशे एकेचाळीसच्या चैत्र महिन्यात मी आपल्या मुलाबाळास घेऊन महाबळेश्वरला गेलो होतो तेथे असताना अनेक वेळा सहल करण्यासाठी त्या पर्वताच्या निरनिळ्या टोकांवर जात असो कधी डोमेश्वरावर तर कधी मुंबई टोकावर असे जाऊन तेथून सबोवतालचा रमणीय देखावा पाहत असता आमचे मन प्रसन्न होई त्या मंद शीतल आणि आल्हाददायक अशा वाऱ्यावर बसलो असता मुले आपल्या बाळ स्वभावामुळे अनेक गोष्टी विचारून अगदी कंटाळा आणीत त्या सर्वात तेथील अनेक उंच ठिकाणांवरून समोर आकाशात जणू उभा दिसणारा असा प्रतापगडचा किल्ला पाहून तर त्या किल्ल्यासंबंधाच्या आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या गोष्टी तती फारच आवडीने विचारित केव्हा केव्हा तर या गोष्टीच्या भरात आम्हाला वेळेचेही भान राहत नसे व उठून परत येताना अगदी काळोखोई तेथे राहत असताना प्रतापगडची हकीकत सांगणारी एक दोन पुस्तके मी त्यास आणून दिली पण तेवढ्यांनी त्यांचे समाधान झाले नाही व अखेर ही किल्ले प्रतापगडची हकीकत तुम्ही आम्ही लिहून द्या असा त्यांनी आळा घेतला आळा कशाचा हुकूमच तो एखादा अधिकार संपन्न राजाने मला हुकूम केला असता तरी मी तो मान्य केला नसता पण माझ्या मुलांचा हा हुकूम माझ्याच्याने अमान्य करवेना अखेर ती प्रतापगडची गोष्ट लिहिण्याचे मी थोडेसे कबूल केले त्यानंतर पुढील साली मी जेव्हा पुन्हा महाबळेश्वरला गेलो तेव्हाही प्रतापगडची हकीगत लिहिण्याची जुळवाजुळव करू लागलो मला मिळाले ते ग्रंथ वाचले अस्सल कागदपत्रही थोडेफार पाहिले कानावर आल्या त्या ऐकल्या आणि मग स्वतः प्रतापगड किल्ल्यावर जाऊन राहिलो व वेळ तातम भटी हाडप पुजारी आणि रा पंत ताडफळे फडणीस यांचे मार्फत तेथील संबंधीचे कागदई नीट चाळून पाहिले व मग तेथे राहिलो असता केव्हा बाले किल्ल्यावर प्रत्यक्ष शिवाजी महाराज राहत असत त्या ठिकाणी व केव्हा जेथे अफजलखानाची झाली त्या चौत्र्यावर बसून मनातल्या मनात या विषयाची मांडणी योजली आणि शेवटी तेथील श्री अंबा भवानीच्या देवळात टिपणे करून काही काही भाग त्या वरदायीनी व संकट संकटहारिनी मातोश्रीच्या सान्निध्य सभामंडपात बसून लिहून काढले आणि ही माझी वेड्या वाकड्या शब्दांनी सांगितलेली हकीकत मग काही दिवसांनी पुन्हा एक वार तेथे जाऊन नीट पूरी केली आणि अशा रीतीने पूरी केलेली हकीकत श्री शिवाजी महाराजांचे जेथे बाळपण गेले त्या पुण्यनगरीत भारत इतिहास मंडळासमोरील श्री शिवाजी महाराजांच्या स्मारक मंदिरात त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्या जागेत त्यांचा आत्मा सूक्ष्म देहाने सदैव वावरत आहे त्या जागेत त्यांच्या मूर्तीपुढे सादर केली व आता त्या थोर विभूतीचा तीर्थप्रसाद म्हणून मी आज आपणापुढे ठ या पुण्यनगरीतल्या थोर विद्वानांना हे तीर्थ फारसे गोड न लागले तरी हे त्या महाभागाचे तीर्थ म्हणून तरी त्याचा अनादर करणार नाही अशी खात्री वाटते यापुढील हकीगतीच्या वाचकाने कोणाला काही नवीन माहिती मिळाली नाही तरी हरकत नाही पण तिच्या वाशनाने जुन्या गोष्टींची पुन्हा एकदा उजळणी झाली व तापाने तापलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मनाला या निवेदनाने थोडा विरंगळा वाटला तरी मला तेवढेच पुरे, पण लाकडाच्या किंवा पाशनाच्या एखाद्या निर्जू तुकड्याला तोही न वाटला तरीही यापासून मला वाईट वाटणार नाही कारण त्याच्याकरताही लिहिण्याची दगदग मी केलेलीच नाही विनायक लक्ष्मण बावे